स्कंद अकरावा अध्याय एकविसावा गायत्री पुरस्चरण श्री नारायण म्हणाले हे ब्राह्मणा गायत्रीचे पापनाशक पुण्यदायक फलदायी पुरस्चरण कसे करावे ते सांगतो पर्वत शिखरावर नदी तिरी बेलाच्या तळी जलाशयात गोठ्यात उद्यानात देवालयात अश्वत्थ वृक्षासमी तुलसीवनात पुण्यक्षेत्री गुरुच्या बाजूस जेथे चित्त एकाग्र होईल अशा ठिकाणी पुरस्च्चरण केल्यास मंत्रसिद्धी प्राप्त होते कुठल्याही मंत्राच्या पुरस्चरणापूर्वी तीन व्यापार गायत्री जप करावा नृसिंहरण गायत्री जपावाच निष्फल होय सर्व द्विज आदी शक्ती वेदमातेची उपासना करतात मंत्र शुद्ध केल्यावरच पुरस्चरणास तत्पर राहावे मंत्र शोधनापूर्व अंग आत्म आहे त्यासाठी तीन लक्ष जप करावा किंवा श्रुतीने सांगितल्याप्रमाणेच एक लक्ष जप करावा आत्मशुद्धी श्रुती असल्याने कार्य निष्फल होय तपामुळे आणि देव तृप्त करावे कारण त्यामुळे स्वर्ग प्राप्त होतो महत्व्य लाभते क्षत्रिय बाहुवीर्याने आपत्तींचे उल्लंघन करतो वैश्य द्रव्य सहाय्याने करतो शुद्र द्विजसेवेने आणि ब्राह्मण जप होम करून विपत्तीतून पार पडतो म्हणून तप करावे कृत चंद्रायणाने शरीर शुद्ध करावे आता अन्नशुद्धी सांगतो तांत्रिक वैदिक यांनी भिक्षावृत्ती अशी चार प्रकारची अन्नशुद्धी सांगितली आहे शुद्ध भिक्षांना आणून चार भाग करावे एक ब्राह्मणास दुसरा गोग्रास तिसरा अतिथीस चौथा स्वत आणि या करता खर्च करावा आश्रमात सांगितल्याप्रमाणे अन्नावर गोमूत्रिंपडून ग्रहस्थ आणि वानप्रस्त यांनीच्या अंड्या एवढे असावेत गृहस्थाला आठ वानप्रस्ताला चार पण ब्रम्हार्यास गोमूत्र शिंपडून यथे अन्न सांगितले आहे नऊ वेळ सहा वेळ तीन वेळ प्रोक्षण करावे रहित हात करून तत् रुचा आणि सावित्री मंत्र मनाने उच्चारून प्रोक्षण करावे चोर चांडाल इत्यादींना जो अन्न देतो तो, तो अधंविधी होय शूद्रांन घेणारे चंद्रसूर्य असेपर्यंत घोर नरकात पडतात गायत्री मंत्राचा छंदाच्या अक्षरां इतकी संख्ये इतके लक्ष पुरश्चरणात जप करावा विश्वामित्रांच्या मते बत्तीस लक्ष जप करावा पुरशरणहीन मंत्र अयोग्य होय ज्येष्ठ आषाढ भाद्रपद पौष मलमास मंगळवार शनिवार व्यापित वैधृती अष्टमी नवमी षष्टी चतुर्थी त्रयोदशी चतुर्दशी अमावस्या प्रदोषरात्री यम अग्नी रुद्र सर्प इंद्र वसु श्रवण जन्म नक्षत्र मेष कुंभ तुला कर्क मकर ही सर्व पुरस्चरण कर्मात वर्ज आहेत चंद्र नक्षत्र अनुकूल असेल तेव्हा शुक्ल पक्षात पुरस्चरण करावे म्हणजे मंत्रसिद्धी होते यथाशास्त्र पुण्या वाचन आणि नांदी श्राद्ध करावे भोजन अच्छा दनाचा योगाने ब्राह्मणा करावे त्यांची अनुज्ञा घेऊन पुरस्चरणास आरंभ करावा पश्चिमेकडे तोंड करून शिवाराधना अथवा दुसऱ्या एखाद्या स्थळी जप करावा काशीपुरी केदार महाकाल नाशिक क्षेत्र महाबळेश्वर हे भूलोकी पाच दीप आहेत सर्व ठिकाणी कुर्मचक्र हा दीप योजावा प्रातकाळी आरंभ करून मध्यान्न कालापर्यंत जप करावा समाप्तीपर्यंत कमी अथवा जास्त जप करू नये मन विषय निवृत्त करणे हेच शौच मंत्रासाठी चिंतन हेच ध्यान गायत्री छंदाच्या अक्षरसंख्ये इतके लक्ष जप करावा जपाच्या दशांश घृत दूध दूध अन्न तील पाने पुष्पे यव मद, मध्य हवन करावे या ये होम केल्यास मंत्र होतो, होते धर्म काम अर्थ और मोक्ष ची सेवा करनी योग्य होय, नित्य नैमित्य काम्य तीन का ही प्रकार तत्पर अरुषासकी परलोकी गायत्री हूं पर अ नहीं मध्यान्ही मितहार मौन त्रिकाल स्ना जी हो कार्यसि जप करा स्ना दर रोज हजार जप करावा दीर्घायुष्य ऐश्वर्य धन प्राप्त होते तीन महीने सहा महीने अगर वर्षा शेवटी सिद्धि होते अग्निघता भिजले कमलास सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मोक्ष मिळतो दही दूध यांच्या योग्य 25 लक्ष होम केला तर याच देही प्राणी सिद्ध होतो नियमित आहार ठेवण्यास सहा महिन्यात सिद्धी प्राप्त होते तो नित्य गुरुभक्तीत रत होतो एक दिवस पंचभव्य एक दिवस वायू एक दिवस ब्राह्मणाचे अन्न असे भक्षण करून गायत्रीचा जप करावा गंगादी तीर्थात स्नान करून जलात शंभर वेळा जप करावा शंभर जपाने करावे, पापमुक्त होतो। त्याला प्राप्त मोक्ष प्राप्तीसाठी श्रौत स्मार्थ ही दोन कर्मे सांगितले आहेत म्हणून उत्तम दीक्षिताकडून शिक्षण घ्यावे फळे मूल उदक इत्यादींच्या योगाने शुद्धांना भक्षण करावे भिक्षांनाचे ग्रास स्वतः भक्षण करावे असे पुरश्चरण केल्यास मंत्र सिद्धी होते अध्याय एकविसावा समाप्त